मित्र हो। भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षाचा निर्ढावलेला माणूस असून सुद्धा इतका कधी घाबरून गेलो नव्हतो घाबरून अशासाठी की माझ्याकडे बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नाही पण तू इतके आहेत की नकोसे झाले म्हणजे आपण काय करता याचा ता आत्ताच अनुभव घेतल्यामुळे मला काय करावं ते कळेल असं आहे इतकं पुढे हे गाणं चाललेलं आहे ह्या गाण्याबद्दल ह्या अभिनयाबद्दल काय बोलावं इतकं बोलण्यासारखं आहे की काय बोलावं ते कळत नाही अशी अवस्था आहे उद्या जर आपल्याला कोणी सांगितलं की चांदणं या विषयावर बोला काय बोलणं आपल्याला बोलता येत नाही हे कळणारा ना मनुष्यच फक्त बोलू शकेल <laughs> त्यामुळे बालगंधर्व हो या विषयावर तुम्ही काय बोलावं हे कळत नाही मला एकच साधी गोष्ट पाहाल की आज ह्या एकोणीसशे साली या कुठला महिना मे महिन्यामध्ये या अशा वातावरण मधे बांधर्वान प्रेमा ने इतकी मणस एकत्र हाच मैं एक अभूतपूर्व चमत्कार महाराष्ट्र सांस्कृतिक कणा घट्ट है चांगला है ताठ है अ दाख्या ज्या गोष्टी बालगंधर्व प्रेम हा मी एक महत्व कणा है समझते हर अस है कि महाराष्ट्र तीन व्यक्ति वी जीवा पाड़ प्रेम के लिए महाराष्ट्र की सांस्कृतिक दैवता है मटल तरी चले एक शिवाजी महाराज दुसरे लोकमान्य टिळक आणि तिसरे बालगंधर्व ती निर्निराळ क्षेत्रातली माणसं आहेत परंतु अभूतपूर्व असं असा आहे लोकप्रियता मिळू शकते परंतु विभूतिमत्व मिळणं हे फार कठीण आहे व्यक्तिमत्व मिळू शकतं पण विभूतिमत्व मिळत नाही आणि ते का मिळतं हे कधीही कळत नाही आमच्या समीक्षकांना तर कळणं शक्यच म्हणून ते समीक्षक झाले तर कारण असे काही चमत्कार असतात की ज्याच्याबद्दल शवविच्छेदन करताच येत नाही कारण त्या गोष्टीचा शवच होत नाही ती जिवंतच असते त्यामुळे त्याचं विच्छेदनच शक्य होत नाही त्याच्यावरती चर्चा संभवत नाही त्याच्यावर एकच गोष्ट संबोधते की त्यांची आठवण काढणं आणि ऋष्य आम्हीचं पुन्हा पुन्हा असं संजय जसं म्हणाला की ते कृष्णाचं स्वरूप आठवल्यानंतर मला आता पुन्हा ऋष्यहामिचं पुन्हा पुन्हा असं बालगंधर्वांचं स्वरूप आठवावं त्यांचं ता कर्तृत्व आठवावं आणि एकमेकामध्ये आपण आनंदित झालो आहोत या आनंदित भावनेने जावं या पलीकडे इथे दुसरी देवभाव देवाण घेवाण कुठलीही नाही त्यांच्याविषयी अधिकारवाणीनी बोलावं त्यांच्याविषयी त्यांच्या अभिनयाची कुळ कुळी कुठली होती जातपुळी कशी होती गायकाची परंपरा काय होती याच्यावर बोलावं एवढा मला अधिकार नाही आहे आणि तो अधिकार नाही आहे हे मला माहिती आहे ही त्यातल्या त्यात तेतल भाग्याची गोष्ट <laughs> परंतु एक सांगतो आपल्याला की हा अधिकार मिळवण्याची शक्यता आहे की बालगंधर्व ज्या रीतीने ह्या कलेकडे गेले त्या रीतीने जर आपण कलेकडचा कले प्रवास केलात तर आपल्याला हा अधिकार मिळवता येईल तो मार्ग भक्तिमार्ग आहे बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत त्यांनी भूमिकेचा असा विचार करताना आता अशी कल्पना करा की एकच प्याला नाटक आहे आणि एकच प्याला नाटकांची सिंधूची भूमिका करायची तर त्याच्यावरती त्यांनी चर्चा वगैरे काही केली नाहीये किंवा माझ्या डोळ्यापुढे एकच प्याला नाटकाची भूमिका अशी कशी करावी अशा विचारात पडलेले बालगंधर्व दिसतच नाहीत ती त्यांनी वाचली ती ऐकली आणि ते सिंधू होतच गेले पण ही तन्मयता अशा प्रकारची होती की त्या तन्मयतेमध्ये त्यांनी स्वतःला वाहू दिलं नाही ही तन्मयता अशा प्रकारची होती की त्या तन्मयतेमध्ये त्यांनी स्वतःला वाहू दिलं नाही नुसते प्रतिभावंत नव्हते ते, ते उत्तम प्रज्ञावंत होते आणि परिष्करणाची तर ते त्यांना अत्यंत आवश्यकता वाटत होती आणि या सगळ्या साचातून त्यांची भक्ती ही आंधळी भक्ती झालेली नव्हती डोरसपणाने केलेली भक्ती होती आणि त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण त्यांनी जे संवाद म्हटले त्यांनी जी गाणी गायली त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलायचं म्हणजे भारतीय संगीतातल्याच गायकीबद्दल एका बोलायला पाहिजे असं माझं मत आहे कारण बालगंधर्वांची गायकी ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं हे चुकीचं आहे बालगंधर्वांचा यमन आणि भास्कर यमन याची जातकुळी निराळी नव्हती कारण फक्त निराळ होतं तर त्या, त्या यमनातलं काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे कळायला चांगली दृष्टी चांगली नजर चांगली बुद्धी असलेल्या माणसालाच ते जमत होतं अर्थात देणगी जर म्हणाल तर त्यांना आणखी देणं लाभलं होतं याच्यात शंकाच नाही की त्यांचा जो स्वर होता हा जन्मजात भिजलेला स्वर होता कोरडा स्वर भिजलेला स्वर होता त्यांनी नाथ हा माझा म्हटलं की प्रत्येक माणसाला असं वाटायचं की हा जो कोण नाथ असेल हिचा याचा हेवा करावा असा हा नाथ आहे बालगंधर्वराव नाथ हा माझा म्हणत असत की त्यांची म्हणून ती एक गायकी होती ती गायकी ह्या भूमिकेतला याला अधिक ओलावा आणून देत होती कारण तुम्ही त्यांच्या सगळ्या भूमिका बघा त्याच्यातलं प्रेम जे आहे त्या प्रेमाला सुद्धा सुखविलासी सोडीना विनया अशा प्रकारच्या संस्कृतीत असलेल्या बाईंचं ते प्रेम आहे त्यामुळे बालगंधर्वांच्यावरती लोक उल्लू झाले नाही बालगंधर्वांच्यावरती लोकांची भक्ती झाली ह्या दोन गोष्टीत फरक आहे चित्रपटातल्या नटनटांची जी लोकप्रियता असते त्यांच्याबद्दल का आम्ही बोलावं परंतु त्याच्यामध्ये का आम्ही उल्लू झालो गंधर्वाच्यावरती तसं नाही कारण त्यांनी जे का दर्शन घडवलं ते स्त्रीत्वातलं जे काही पवित्र सुंदर सात्विक अशा प्रकारचं होतं त्याचं दर्शन घडत असे प्रत्येक अभिनयाचा मला क्षण आठवतो माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं तर वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून बालगंधर्वांच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे म्हणजे मुलगा होतो आता मुलगा नाही आहे परंतु बालगंधर्व म्हटलं की मला मुलगे पणच आठवत मला आठवत आहे की वयाच्या सातव्या वर्षी मी पेटीचा सोलो प्रोग्राम केला बालकलावंत असल्यामुळे पुढे त्याचं जे वांग व्हायचं ते झालं माझं परंतु बालगंधर्वांना पेटीवर सत्यवधय वचनाला ऐकवलेला मी बहादर आहे मला सातव्या वर्ष होतं म्हणून बालगंधर्वांनी क्षमा केली असणार पोर आहे जाऊ दे बिचारा म्हणून पण तुम्ही त्यांच्या आयुष्यात त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यातली तीही एक यातना त्यांच्या आयुष्यावर लक्षात आली दाबून मी सत्यवधे वचनाला त्यांच्या पुढे वागतो आणि आश्चर्य मी आपल्याला सांगतो असे ते खुर्चेर बसले होते ते उठून सेवून समोर मांडी घालून बसले मी जसं पुढे बसलो होतो मुलीचं गाणं ऐकायला ते त्यांची नक्कल म्हणून मला मनापासून वाटलं म्हणून त्याची मला आठवण झाली समोर बसले होते आणि अतिशय सुंदर ऐकत बसलेले होते त्याचं मला काय मिळालं दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर म्हणजे गणिताचे मास्तर त्या विषयाचं आणि आमचं प्रेम म्हणजे विचारू नका हा ज्या कुठल्या ब्रह्मदेवाने विषय निर्माण केला असेल त्याची चारही तोंड उडवली पाहिजेत असं माझं मत पण तो आम्हाला छळायला विषय होता गणित हा विषय आला की अगणित त्याच्यामध्ये संकट तर माझे गणिताचे मास्तर होते त्यांनी ते पाहिले दुसऱ्याशी वर्गात गेले म्हणले पुरुषोत्तम काल बालगंधराला मान डोलायला लावलीस ना आता गणिताचा पेपर कोरा दे पस्तीस मार्क तुझे ठरलेले आहेत असे उदामनाचे शिक्षक सुद्धा होते एकेकालीत तत्पर्य है कि नादी होत लहानपनापू तैयार बालगंधर्वानक आम घाद देवी देवीचा कुचार जस पावा तसच होत कुलदैवताकडे जसं दरवर्षी जातात तसं आमचं कुटुंब काही श्रीमंत नव्हतं आम्ही पीठाचेच अधिकारी होतो नववानातच बसणारे लोक होतो परंतु न चुकता मुंबईला आले की त्यांचं नाटक माझ्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा सांस्कृतिक त्यांच्यावरती संस्कार झालाच पाहिजे याची जिद्द असलेली याची आवड असलेली याची ओढ असलेले असे आईबाप मला लाभले हे माझं सगळ्यात मोठं भाग्य मी समोर की त्यांच्यामुळे मला बालगंधर्व मला अजूनही आठवत आहे नवव्या दहाव्या वर्षी मी एकच पहिलं नाटक रॉयल अपेरा हाऊसमध्ये पाहिलं काय तुम्हाला सांगू माझ्या डोळ्यापुढे आता तो प्रसंग येतोय इथे ज्याप्रमाणे मी आल्यानंतर इथे त्या गालीच्या चढताना मला पायाला एकदम असं एक वाटलं की आपला काहीतरी अपमान होते पायसुद्धा माझा लागता का म्हणे असा तो गालीच्या आहे ज्याला बालगंधर्वांचे पाय लागलेत खरं म्हटलं म्हणजे मी त्याच्यावरती मला जर हाताने उलटं असं चालतं असतं तर गेलो होतो पण हार गाल्याची पंचायत झाली असती अशा ह्याच्यात बालगंधर्वांच्या नाटकाला जे लोक यायचे काय तुम्हाला सांगू घरामधलं लग्नकार्य असावं अशा लोक यायचे याचं कारण आहे तो एक धार्मिक संस्कारासारखा लोकांना संस्कार वाटायचा गंधर्वांचं नाटक पाहणं काय उत्सव असायचा तुम्हाला सांगतो असा उत्सव मी पुन्हा पाहिला नाही नाटकांच्या लोकप्रियता पाहिल्या माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली चुकून परंतु अशा प्रकारचा मी उत्साह लोकांचा की एखाद्या सांस्कृतिक कार्याला लग्नामंजीला जावं तसे कपडे घालून नटून थटून म्हणजे त्या सुभद्रेपेक्षा किंवा रुक्मिणीपेक्षा बघायला येणारी बाई जास्त नटलेली असायची त्यावेळेला अशा रीतीने जायचं कारण काय की हे जे काही नाटकाला जाणं आहे हे नुसतं नाटकाला जाणं नाही एक उत्तम मोठा सांस्कृतिक अनुभव घेणं आहे अशा प्रकारच्या वृत्तींनी लोक जात असतात अशा प्रकारच्या वृत्तीने जाणाऱ्या लोकांना पुरेपूर माप बालगंधर्व पदरामध्ये घालत असत त्या मला एकच प्याची आठवण आहे मला अजून काल पाहिल्यासारखं डोळ्यापुढे ते नाटक असं दिसते लागे हृदय हुरो हुरो सुरू झालं की नाटकावरती एक प्रकारच्या काळ्या ढगाची छाया जमल्यासारखीच वाटायची माझ्या लहान मनाला त्यावेळेला वाटलेली मी मी आपल्याला सांगतो आणि त्यानंतर अनेक वेळा पाहिल्या दरवेळेला ते गाणं सुरू होण्याच्या आधी वाटत पण त्याच्या आधी खरं म्हटलं म्हणजे माझी सांस्कृतिक पूजा ही नाटक सुरू होण्याच्या आधी एक तास जाण्यापासून व्हायची म्हणजे तिरकवाखाब आणि कादर बक्ष हे आपापल्या हत्यारे ज्या वेळेला जुळवत असत हे सारंगी मी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या की ज्यांना कोणाला गाणं ऐकायचं असेल त्यांनी आयत्यावेळी गाण्याला जाऊन तंबोरे जुळत असताना जावं म्हणजे तो तंबोरा जसा सुरात येत असतो ना तस तसं आपलं मन त्या सुरामध्ये येत असत मग रिक्षावाल्यांनी काय भांडण केलं वगैरे सगळं विसरून जात असतो आपण हा जर रिक्षावाल्यांनी मला क्षमा करत तर हे सगळं विसरून जात असतो आपण आपण त्यात तन्मय होत असतो तसे त्या नाटकामध्ये टॅन टॅन टॅन टॅन टॅन टॅन टॅन टॅन टन असं लागला आणि मग लागलेल्या स्वराबरोबर तिरोकासाहेबांची खडार खाण अशी थाप गेली की ते थट्ट थिएटरचं छप्पर उडून जात होत ते कदाचित दात गणपतीवर सुद्धा आपल्याला सांगतील अशी थाप मी राजकारणी लोकांकडून ऐकली तेवढी सोडून द्या पण दुसऱ्या कोणाकडूनही मी कधी ऐकले नाही बरं सगळं थिएटर उडायचं काय त्या थाप आणि त्यानंतर त्या फुटलाईट्स पडायचे त्या मखमली पडद्यावरती मखमली पडद्यावर फुटलाईट पडले की तो क्षण आणि प्रभूपदास नवे पदार्स नांदीचा क्षण मी खरोखर सांगतो की ज्या वेळेला आपण केवळ जिवंत आहोत त्याचा आनंद वाटतो ना अशा प्रकारचे क्षण आहेत बाकी काही नाही की हा क्षण पाहायला आपण जिवंत आहोत हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत आणि असे असंख्य क्षण ज्या माणसांनी दिले त्या माणसाचं नाव नारायणराव बालगंधर्वस आहे आपल्या सगळ्या लोकांच्या क्षणांचं सोनं करून आपल्याला दिलं एक नाथा माझाची काय किंमत ठरणार तुम्ही त्या यमनाची काय किंमत ठरवणार त्याच्यामध्ये त्यांचा स्पर्श झालेला त्यांच्या गायकीने गायलेले इथे गाण्यात तज्ज्ञ माणसं बसतात सांगली मिर्जेला तर मला वाटतं की एक दगड म्हणलं तर दहा गाण्यात आणि नाटातले तज्ञ सापडतील दगड नाही फुलं टाकली तर असं पुण्याहून आलेलं असल्यामुळे भाषेत जरा कठोरपणा आला तर त्याच्यामध्ये गायकी तुम्हाला दिसेल त्याच्या त्यांनी आपलं काय घातलेलं दिसेल गोविंद एकदा म्हणाले होते आणि मास्तर एकदा म्हणाले होते की आम्ही म्हणे नारायणाला चाली करून देतो आणि त्यांच्या गळ्यातून ती इतकी सुंदर चाल व्हायला लागते की आम्हीच केली की के काय अशी आम्हाला शंका हवी हे बारीकसा असतं एखादा त्याच्यामध्ये कण लागतो बालगंधर्वांच्या गाण्यामधला तो कण हा म्हणजे मना इतका किमतीचा मोठा असतो बारीकसा स्वर असतो जरासा लागलेला असतो तुमच्याकडे कोणी पुष्पपराग सुगंधिताचे रेकॉर्ड ऐकलं तर कळे त्याच्यामध्ये शुद्ध मध्यम बारीक लागलं सूक्ष्म रीतीने ऐकलं म्हणून नवीन जे बालगंधर्वांची गाणी गाऊ इच्छितात गात त्यांना मी एकच सांगत असतो की तुम्ही बालगंधुर्वांची गाणी नुसती ऐकू नका क्षण क्षण पहा त्याच्यातलं तो इतका महत्वाचा आहे आता बघा वर चीज दिलेली असते आता पिहरवाते हरी नैकणजर पर हरी नेक न पर अशी जाते ती त्याच्यावरून हा टमक पाजनीमुख अशी चीज केले पण नारायणाने काय गमत केले हा टी एवढं केल्याबरोबर त्याचं स्वरच बघलं की टकमक पाहणं सुंदर झालं बघत राहावं टकमग अशा रीतीचं ते झालं एक लहानशी करामत त्याचं गेली आणि नारायणरावांनी गात्यांना तुम्हाला सांगतो की जरूर नसलेलं असं काहीही केलं असं वाटतं की ही त्या इथेच पाहिजे होती मोठ्या कलेचं हेच लक्षण आहे की त्याला ऑल्टरनेटिव्ह कोणाला सुचत नाही ह्याच्याऐवजी ते चाललं असतं असं तुम्हाला सुचलं की ते कला काहीतरी खालच्या दर्जाची असं समजावं ताजमहालमध्ये आता जर अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणतं आणि हे करताना नारायणरावच्या गायकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की आपण काहीतरी करून दाखवतोय हे कोणालाही कळायचं नाही हे घडतंय हे होतंय असं वाटायचं आणि त्यामुळे लोकांची समजत असायची की जन्मजात आहे नटाचं मुख्य कारण असं असतं की त्यांनी स्वतः राजासारखं तिथे होऊन दुसऱ्याला काहीतरी शिक्षा करावी असं नाही पण हा राजा आहे असा भास तुमच्या मनामध्ये निर्माण करायला लागतो दरवेळेला प्रेक्षकाला जे वाटत असतं की तद्रुप झालेले आहेत त्याच्यामध्ये ही तद्रुपता ही त्या नटाने आपल्या कलेनी मिळवलेली दाखवलेली तद्रुपता असते खरी तद्रुपता ते असते असं नाही ह्याच्यामध्ये कृपा करून कोणी घोटाळा करू नये मला एक चित्रपट की एक नवरा बायको रोमिओ जुलिएट नाटकामध्ये काम करतात अतिशय सुंदर अभिनय करत असतात रोमिओ अँड जुलिएटचा आपल्याला तो रोमिओ जुलिएटचा प्रसंग माहिती आहे की जुलिएट मरून पडलेली आहे आणि रोमिओ तिच्या जवळ असं जाऊन ते शेवटला त्याचं भाषण वगैरे म्हणत असतो तर ती जुलिएट मरून पडलेली आणि ते रोमिओ भाषण म्हणत असताना तिथे लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत असा शॉर्ट आणि चटकन परत ह्या बजा शॉर्टकट केलाय आणि ती जुलिएट पडल्या पडल्या मृत जुलिएट त्या रोमिओला म्हणते नाटकाच्या गोदर कांदा खाऊ नकुस पण शंभरला सांगितलं होतं <laughs> तो म्हणाले तो इतक्या जवळ लावता की तिला ते कांद्याची पण डोकं होते पण त्यांनी भास निर्माण केला असता हे खोटं नाही आहे हा अभिनयाचाच भाग आहे हे अभिनय आहे त्याच्यातलं विशेषत्वानी ते तुमच्या पुढे नेणं आहे आणि म्हणून नाटकातलं खरं आणि नाटकातलं खोटं हे आपण पारखून घ्यायला पाहिजे संगीत नाटकं आल्यानंतर आमचे बरेचसे समीक्षक जे संगीतातले औरंगजेब होते ते सगळे म्हणाले की संगीताने नाटकाचा गोंधळ केला अहो संगीतानी का गोंधळ केला म्हणजे फुलानी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यापैकी संगीताने गोंधळ केला संगीत ही गोंधळ करणारी विद्या ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील पण ते संगीताचा दोष नाही येतो संगीतानी कसा गोंधळ केला तुम्हाला ह्या लोकांना आपली परंपरा किती माहिती नाही मी तुम्हाला गंमत सांगतो मला एक महान समीक्षक म्हणाले काय म्हणे तुम्ही बालगंधर्व वगैरे सांगतात ते कशा या तजूपदाला गाणं चालू असायचं चा, त्यावेळेला म्हणाले तो तिचा सिंधूचा बाप मक्खासारखा नुसता उभा मी म्हटलो साहेब सगळं ऑडियन्स कशा या तजूपदाला मेहनत असलेल्या बालगंधर्वाकडे बघत असताना तुम्ही तिच्या बापाकडे कशाला बघत बसाल <laughs> म्हणजे नाटक काय पाहावं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का त्यांना हे कळलं नाही की गाण्यामध्ये जे ज्या वेळेला शब्दांची गद्य शब्दाची शक्ती संपते त्या वेळेला गाणं सुरू होत त्यावेळेला कविता सुरू होते अशी कल्पना करा आईला वाचल्याचं ज्यावेळेला भरता येतं आणि मुलाला भरवायचं असतं त्यावेळेला एक नंबरचा चमचा आता घे दुसऱ्या नंबरचा चमचा घे हे दूध घे याच्यामध्ये हे मिक्स करा असं नाही म्हण घास रे तान्या बाळा असंच ती गाण्यामध्ये म्हणत असते कारण तिला जे म्हणायचंय त्याला सुराच्या मदतीशी चालत नाही आणि ही परंपरा किती जुनी आहे अशी कल्पना करा नाट्यमय प्रसंग आहे आता कीर्तनकार एकेकाळी रथचक्र उद्धरू प्रसंग आहे ना कर्णाचं चाक चाललंय रथाचं चाक ह्याच्यात चाललेलं आहे आणि कर्ण सांगतो अर्जुनाला अरे मला एवढं चाक उद्धवू आता हे जर त्या कीर्तनकारांनी गद्यात सांगितलं असतं की अरे अर्जुना मला हे चाक जरा उद्धरू मग मी तुझ्याशी काय बोलायचं ते बोलतो मग आपलं काय ते ठरवायचं ते ठरवू आपण निगोशिएशन वगैरे अशानी भारले भा झालं नसतं तो सांगतो की कर्णाचा चाक तिथे जमिनीमध्ये रुत्त आणि कर्ण म्हणतो रथचक्र उद्धरू असं त्यांनी जो स्वर लावल्याबरोबर कर्ण कसा म्हणाला असेल डोळ्यापुढे राहतं तो काय साधा एवढासा टिवड्या बाळाला करणार कसा मनुष्य नव्हता अर्जुना प्लीज अर्जुन काय टाईम प्लीज घालायचा नव्हता रथचक्र उद्धरू दे श्रुतीशास्त्रज्ञा महारथा कुलजा साधून हा निती आरिला पाहती आदृता युधव्यथा कुलजा रामा वगैरे ते धंडण ढंडण झालं की ताबडतोब तो कर्ण दिसायला लागतो अर्जुन दिसायला लागतो ती माणसं लार्जर दॅन लाईफ साईज जशी म्हणतात तशी होतात हे कर्तृत्व गाण्यामध्ये असत ते आले त्यांना मी प्रथम पाहिले हे सगळं पाहिल्यानंतर त्या तिला जे काही वाटलं तिने नाथा ना माझा मोही खाला असा वाटला असं तिने गाण्यातच म्हणायला पाहिजे असं माझं मत आहे गद्यामध्ये ती शक्ती नाही तुम्ही पाना पानाचा प्रसंग घ्या नाही मी बोलत आता नाथा सगळं तर तू नेसत असताना चांगली दिसत होती असं तो म्हटल्यानंतर ती म्हणते मी कुरी नाही तुम्ही असे बोलणं हे दिसत नाही काहीतरी बोलू नका आता काहीतरी बोलणं का याचा अर्थ काहीतरी बोला असा खरा असतो बायका ज्या हे नकारार्थी व्याकरणाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं नसतं स्वीकरणाच्या दृष्टीने बघायचं त्यामुळे एखाद्या बाईने चला असं म्हटलं उठून जायचं नसतं बसायचं असतं समीक्षक नाही त्यामुळे आता गाण्यामध्ये नाही मी बोलत हे किती तऱ्हेनी बालगंधर्व सांगत असत नाही मी बोलत आता नाता नाही मी बोलत म्हणजे किती तऱ्हेने ज्यांना गाळ कळत नसे असल्या मूर्ख लोकांनी त्याला डळण घालणं म्हटलेलं आहे त्यांना कळलंच नाही होते कसे ना आता बघावं तसं हे कळलेलं नाही अशा माणसांच्या मताला काय करणार आपण तुम्ही आता इथे साक्षात लय सम्राट बसलेले आहेत त्यांना विचारा की नारायणराव बालगंधरांची साथ करताना मी मी म्हणणारे तबलींचे बकोटे दुखून येत असत कारण लईचा सूक्ष्मा की सूक्ष्म कण त्याची त्यांच्या ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये असेल त्याची जाणीव त्याच्यामध्ये असेल शिरोखाखासारखा उगीच म्हणू शकते ते हे झालं नाही आणि मग ते नाही मी बोलता सुरू झालं त्या लयशी खेळ जोराला की ते नाही मी बोलत पन्नास वेळा म्हटलेलं नसे तर पन्नास तऱ्हेने ते सजीव होऊन आलेले असे एखादी स्त्री कितीतऱ्हे नाही म्हणेल आणि ह्याला केवढी परंपरा आपल्या नृत्यातली तुम्हाला माहिती की नर्तक आहेत की मोहे चुनरी लाल रंगवा दो मला लाल रंगाची चुनरी रंगून दे याच्यावरचा भाव करायचा असेल तर रात्र रात्र हे एका ओळीवरती भाव करतात एकासारखा दुसरा नाही दुसऱ्यासारखा तिसरा नाही त्याची परंपरा आहे ही ज्याला माहिती आहे त्याला नाही मी बोलत आहताना आताची काय जी काय गंमत असेल ती कळेल ती त्यांना कळलं नाही त्याला काय करणार ते आभार आता कसं बघावं ह्याच्यावरती सगळ्या नारायणरावांना तुम्ही कसे पाहिलेत नारायणरावांना तुम्ही कसं स्वीकारलेत याच्याबद्दल आहे नाही तर आमच्या गावचे सरपंच होते त्यांना शामसुंदर सिनेमा दाखवायला कृष्णाचा वगैरे गव गोकुळ गवे वगैरे सगळा सिनेमा पाहायला विचारलं कसं वाटलं काय चांगलं आहे म्हणजे त्यातलं तो बैल कोणातर सगळं त्यांनी ते श्यामसुंदर त्याला बैल आठवलं तर त्याच्यातलं एक दंडणी तर तसं आमच्या लोकांना बालगंधर्वांच्या गाण्यामध्ये दळण दिसायला काय कर्म आपण करायचं तान प्रति नाही शयात ना हा असं म्हणाय त्यांनी गप्पा बसायचं अशा प्रकारचे क्षण यांनी दिले प्रत्येक पदामध्ये किती विचाराने पद त्यांनी म्हटलेली आहेत हे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याला येईल आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की त्यावेळेला बालगंधर्व नुसते स्टेजवर आले झाला मी त्यांना पाहिलं म्हणत आल्यानंतर मी पाहिलं म्हटल्यानंतरचा आनंद कोंदून कसा येतो याचं लोकांना उदाहरण तिथे बघायला मिळालं नारायणरावने काय दिलं असं जर कोणी विचारलं असेल तर जीवनामध्ये सौंदर्य हे मूल्य आहे हे नारायणरावनी महाराष्ट्राच्या जीवनामध्ये ठसवलं असं म्हणत सु सुबकपणाने जगणं चांगल्या रीतीने जगणं सुंदर जगणं सुंदर गाणं सुंदर तऱ्हेने आणि हे केवळ असं सहज घडलं रीतीने मांडणं काही सिद्ध करण्यासाठी नाही बालगंधर्वांचं एक मी आपल्याला वैशिष्ट्य सांगतो खूप वर्ष मला नाना कारणाने त्यांची तर असंख्य नाटकं बघायला मिळालीच परंतु गप्पा गोष्टीचाही काही वेळाला योग आला त्यावेळेला लक्षात आलं की ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते म्हणजे आमचं जयपूर घराणं आहे आमचं केरणा घराणं आहे आमचं आग्रा घराणं आहे वगैरे अशा प्रकारचं काही नव्हतं ते फक्त गात होते सुगंध अथवा दुर्गंध फुलास फुलण्याचा छंद असं म्हटलंय तसं गाणं येत होतं आणि गाणं गात होते आता बघा मी अशा ताना घेऊन दाखवतो आता बघा हे खटके येत आहेत आता बेहलावे येत आता मी तुम्हाला एक प्रकारच्या अशा प्रकारच्या बारीक बारीक ताना घेऊन असलं काही केलं ने ते गात बसले प्रत्येक गाण्याच्या अर्थाला धरून शब्दांना धरून अक्षरा अक्षराला धरून नव्हे त्याच्यामधल्या लईला धरून त्यांनी गाणी म्हटलेली आहेत आता याच्यामध्ये सुदैव आपलं की फार मोठ्या लोकांची त्यांना साथ मिळेल पण साथ नुसते गुरु चांगला मिळून चालत नाही गुरु आणि शिष्य दोन्ही लागतात नुसत्या कृष्णाने गीता सांगितली असती इतके इतकी पॉप्युलर झाली नसती अर्जुनासारखा शिष्य त्याला मिळाला विचारणारा अर्जुन लागतो त्यावेळेला भगवानांना जोर येतो सांगायला नाही तर मायासारख्या विद्यार्थी जेव्हा गणित शिकायला जायचा त्या मास्टरना किती जन्माचं हे पाप याला शिकवणं असं त्यांच्या डोळ्यापुढे दिसायचं असं नाही गुरु आणि शिष्य दोन्ही जमलेले होते तिथे तुम्ही कल्पना करा की मराठी रोमभूमीचं केवढं भाग्य आम्हाला नाटककार म्हणून कोण लाभले खाडिलकरांच्यासारखे तात्यासाहेब केळकरांच्यासारखे देवलांच्या सारखे सावरकरांच्या सारखे असे जे दिग्गज होते इतर सामाजिक ह्याच्यामध्ये ते आम्हाला नाटककार म्हणून आमच्याकडे आले आणि ज्यांना अखिल भारतामध्ये अभिजात संगीताबद्दल ज्यांच्या नावाच्या उच्चाराबरोबर मोठमोठे खासा कान पकडत होते असे भास्कर भावांच्या गवई हे आम्हाला गाण्याचे संगीत दिग्दर्शक म्हणून लावले त्यांना आपण संगीत दिग्दर्शक आहोत वगैरे काही माहितीसुद्धा नव्हतं त्यांच्यापुढे ही मंडळी मुलं बसायची आणि सांगायची असा असा प्रसंग आहे आम्हाला असं असं गाणं द्या हीही चाल घ्या असं ते चालायचं आणि त्यांनी त्यांना शिकवलं आणि शिकवलं हे फार डोळसपणाने शिकवलं असं समजू नका की भास्कर भावानी बालगंधरांना शिकवलं आणि मास्तरांना शिकवलं म्हणजे शिकवण्याच्या मास्तरसारखे येऊन बसायचे आणि करा सुरुवात जळायला असं असं नाही ह्याला काय उत्तम शिक्षक कुठला की घेणारं पात्र काय लायकीचं आहे हे ज्याला कळतं तो सबघोडे बारा टक्के आता शिकवावंच लागतं त्याला इलाच नाहीये परंतु गुरु परंपरेमध्ये शिष्य सुद्धा निवडून घ्यायचं असेल गुरुला वाटलं पाहिजे की ह्याला दिलं तर चालेल विद्यालय झाल्यानंतर जर एक काही फायदे झाले असतील पण एक नुकसान झालं की ज्याला दहा रुपये फी भरता येतं त्याला गाण्याच्या क्लासमध्ये पाठवलं त्याला गाण्याची हे आहे की नाही प्रतिभा आहे की नाही आवड आहे की नाही याचा विचार बाजूला पडला त्यांना मास्तरांना आणि बालगंधर्वांना दोघांनाही शिकवायचं भास्कर तर एकदा भास्कर हेच नाथा माझा शिकवतं ते मला वाटतं आणि मास्तरांना त्या दिवशी त्यांनी दुसरी चीज दिलेली होती तर भास्करबा गेले असं समजून नारायणा बालगंधराने त्या चिजेचा रियाज सुरू केला त्यांना ती ते आवडली होती फार भास्कर जिनाने खाली उतरलेले वर आले अरे म्हणे नारायणा तुझ्यापासून लपवून ठेवावे म्हणून का तुला ही चीज दिलेली नाही आहे तू नाटकातल्या गाण्यामध्येच मोठं होणार आहे त्या नाटकात कसं गावा ह्याचं गाणं तुला दिलं या मास्तरला म्हणाले काही वर्षांनी नाटकात काही भवितव्य नाही ह्याला गाणं गवई म्हणून जगायचं म्हणून त्याला गवयाचं गाणं देतो म्हणजे गवयाचं गाणं कुठलं नटाचं गाणं कुठलं याची त्यांना उत्तम गाणं होती कारण ते स्वतः उत्तम नट होते उत्तम नट होते आणि संगीतामध्ये जातीभेद न मानणारे होते आता ह्यांच्या गुरूंचीच आठवण निघाली म्हणून आजच्या प्रसंगी सांगतो की भास्कर बाव गाण्यामध्ये जातीभेद किती मानत नसावेत एकदा एका होळीला कोणत्या बिल्डिंगमध्ये मुंबईला गाणं होतं त्यांचं कोणत्या बिल्डिंगमध्ये गाणं होतं तर होळी असल्यामुळे त्या दिवशी कोणत्या बिल्डिंगच्या मालकाने एक लावणी गाणाऱ्या बाईला बोलवलं होतं आणि अगोदर तिचं गाणं झालं एवढंच भास्करबा गेले ते खाली बसले होते वर गाणं चाललं होतं कोणी म्हणाले बुवा येतं का वर तेवढी नको ती मी गेल्यानंतर तिच्यावर दडपण येईल एवढा मोठा गवई आला तिचं होऊ देऊन तिथं झाल्यावर वरती गेले वरती गेल्यावर बाई उठून नमस्कार ऐकून ठेवणारी बस हे ब म्हणे तुझं गाणं मी मगासपासून ऐकलं आता माझं गाणं मी तुला ऐकवणार आहे आणि एवढंच नव्हे तर लावणी कशी गावी हेही गाऊन दाखवणार आणि त्या दिवशी त्यांनी त्या बैठकीमध्ये क्लासिकल बैठकीमध्ये पंचकल्याणी घोडा अबलख वारुवरी ही जी प्रसिद्ध लावणी ती गाऊन दाखवली त्याची दमकम कशी त्याची चाल कशी कसं चलन आहे वळण कसं आहे हे सगळं दाखवलं ही गोष्ट मी पुण्याला भास्कर बाबांच्या उद्घाटनाला सांगितली त्या मास्टर कृष्णराव आजार होते ते म्हणाले पी एल देशपांडे यांनी सांगितलं खरं पण त्याच्यातले एक तपशील चुकलाय काय तंबोऱ्यावर मी होतो म्हणाले ते सांगायचं विसर <laughs> तर असं मानणारे लोक गुरू गुरु म्हणून मिळाले त्यामुळे त्यांनी त्याची मोडणी कुठली नाथ हा माझा मोही खला म्हटल्यानंतर मोह इकडे आणि ही तिकडे ही कोण इकडे आली असं लोकांना प्रश्न पडावा असं नाही मोही खला म्हणजे मोही तुम्हाला सांगतो जे करजोडून माझं पुढे नाचले थवे यादवांचे हे म्हणताना नाचले थवे यादवांचे असले ते काय तुम्हाला सांगू प्रत्येक गाणं त्याच्यातलं ह्याला गाण्याने नाटकाला थांबवलं म्हणणं म्हणजे आता काय सांगावं मला करत नाही त्यातलं प्रत्येक गाणं नाट नाटक पुढे नेणार होतो फक्त पाहणारं आणि ऐकणारा मनुष्य तिथे पाहिजे होता तो बालगंधर्वानी कुठला जन्माला गालाय पण तो मिळाला त्यांना त्यांच्या सुदैवाने महाराष्ट्राचं एक मोठं कौतुक जर करून करायचं असेल बालगंधर्व काय करतात हे समजण्याची अक्कल असलेली गेली पन्नास वर्ष माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली हे एक मोठं आपलं भाग्य आणि आपल्याला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे आणि असा प्रत्येक अभिनय बारीक सारीक ह्याच्यामध्ये लक्ष घालून आणि हा डोळसपणाने एकदा बोलत होतो आम्ही तो बोलता बोलता मी म्हटलं की नाना तुम्ही पटकन स्वरावर कसे येतात कारण तुम्ही बघा त्यांचं गाणं आता सुरुवात असेल एक सत्यवधय वचनाला असेल तर चरण जिथे असतील तोच माझा स्वर्ग तोच माझा कैलासन तोच माझा वैकुंठ बरं तोच माझा वैकुंठ असं म्हटल्या बरोबर कशा जो पदाला सुरुवात तोच माझा वैकुंठ बरं तोच माझा वैकुंठ कशी या तो असं नाही स्वर लावणं वगैरे हो कशी कशी आता आणि ते सुरात आलंच पाहिजे म्हणजे तो जो ज्या गाण्याचा सूट तिथे ऑर्गनवर लागलेला असो नसो तो इतका भिनलेला की त्या सुरातच ते सुरू उगीच नाही थिरुकासारखे लोक वेळे झाले हो तानीला उठावून घेतली तर कुठल्या सूक्ष्म क्षणातून निघाले त्याचा पत्ता लागायचा नाही अशा प्रकारचा त्यांना एक दिवस विचारत होतो मी तु तुम्ही उठता कसे ते म्हणाले एक लक्षात घेतली पाहिजे ही फार लक्षात घेण्यासाठी गोष्ट आणि मला तो अनुभव फार महत्वाचा वाटतो मला स्वतःला आलेला अनुभव म्हणून सांगतो कि लोकांना असं वाटतं की नाही की कि शिष्यत्व भावनेने फक्त भक्तीने मी मग सांगितलं नाही अतिशय विचारपूर्वक बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवा त्यांनी असं सांगितलं ते म्हणाले की कुठल्याही गाण्याची सुरुवात अगोदरच्या कुठल्या संवादाने होते हे बघायला पाहिजे खाडिलकरांचं वैशिष्ट्य मोठं आहे खाडीलकरांची नाटकं नीट पाहिली असतील त्यांना लक्षात येईल की खाडीलकर येऊन क्लायमॅक्स सारख्या गाण्यावरती कोसळायचे म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं कीर्तन जे आहे ना कि संगता ये नहीं तिथे मी का संग माम कृष्ण सकारा अ गाँव देवला संवाद रूपाने जस यस हा एक निराया तेता संवाद तैयार है अंसल पाजे तो स्वयंवरता एक पैसेज मान मन दाखला मैं अजुन आठ गलित ग्रवस्थे में बसले बाप्पा बगा स्वयंवर नाटक है आने सुरवत जी चांगली बहन नहीं ती चली बायको होना नहीं जी चांगली कन्या आत नहीं ती चली बायकोई होना नहीं जल कि बाबा च मन मी मैं दुखावल समझ ली मी आई अश्रूधारा का जो समझल कुंडीनपुर वंश छेदाला कारणीभूत माजा स्वीकार कसा कर लगे मजा स्वीकार तो कसा करय जी चांगली बहन आसत नहीं हि जी लय है जी चांगली बहन स्वकुल तारूता इधे आती त्या अगोदरच्या त्याला म्हणायचे ते त्या पॅराग्राफपासून सुरू हे प्रत्येक नाटकामध्ये आणि खाडिलकरांनी असं पुष्कळ ठिकाणी हा स्कोप तिथे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ह्या द्रौपदी नाटकामध्ये सुद्धा हे गाणं असं सुरू होतं फार सुंदर आहे पहा ती ही म्हणते द्रौपदी विदुराशी बोलत असताना पांडवांच्या चरित्राची नदी आणि बालगंधर्व हे बोलताना गद्य आणि पद्य ह्याच्या सीमारेषेवर तिथे बोलायचे म्हणजे आपले मुक्तछंदाचे कवी जसं वाचतात की नाही हिमालयाहुनी आहे ज्यांच्या पर्वत हृदयांचा पर्वत आणि जयांची प्रवृत्ती गंगा गोठली त्यांच्या मानसातच नजाणे पाहत वाट कोण त्या भगीरथाची हे जसं गद्य एक छंदोमय आहे तसंच त्यांच्या ह्याच्यामध्ये यायचं ते तसं पांडवांच्या चरित्राची नदी श्री कृष्णाच्या मिळून एक जीव झाली आहे श्री जे पुण्य तेच आमचं पुण्य अगदी मुक्तछंदातल्या ओळीसारखे हे गद्य वळेल श्रीकृष्णाचं जे पुण्य तेच आमचं पुण्य श्रीकृष्णाचे जे स्नेही तेच आमचे स्नेही श्री कृष्णाची कीर्ती ऐकून ज्यांना आनंद वाटतो त्यांना आमचंही वैभव पाहून सुखच होत श्रीकृष्णाला आमच्यातून निराळा काढून आमच्याकडे पाहू नका असं म्हटल्याबरोबर का असा तुम्हाला प्रश्न आहे ना कारण हा विराट ज्ञानी चटकन त्या पॅरेग्राफ नंतर तुमच्या मनात का पाहू नका निराळा काढून हा हा विराट ज्ञानी आणि विराट ज्ञानी झाल्यानंतर पहिला थिरोकासाहेबांचा तुकडा जो जायचा ना त्याच्याबरोबर सगळे लोक कोंदटला भवनी तो तुकडा अगोदर त्यांच्या जाऊन तो कोंदटला असायचा त्या थिएटरमध्ये अशा रीतीचं ते रसायन एकत्र आलेलं अशा रेती ती सारंगी एकत्र आलेली तो तबला एकत्र आलेला आणि एक प्रकारचा उत्सव चाललेला नाटक हा खरं खा खा सांगाल तर भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने उत्सवच आहे ते रिच्युअलच आहे तुम्ही पहा आपली सगळी जे हे पाहिलीत की सुरुवातीची पूजा नांदी त्याच्यानंतरचं हे हा रिच्युअलच आहे ते आणि त्या भावनेने हे लोक ते करायचे आणि त्यामुळे रिच्युअल करताना एखादी पूजा करताना त्याच्यामध्ये तडजोड चालत नाही आपल्याला जरी आपण सर्वार्थ तंड अक्षताम समर्पित आम्ही करत असलो तरी खरं नाही ते शंकराला बेलाचं पान पाहिजे म्हणजे बेलाचंच पान पाहिजे तिथे दुसरं कुठलं जे त्रिदळ असलेलं पान चालायचं नाही त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही असं ह्यानी त्या दिवशी गाण्यात नाटकात जे करायचं त्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही मग प्रेक्षक असो नसो आपण उभं आलं का कृष्णराव चोणकरांची एकदा गमत झाली होती असं नाटक होतं आणि ऑडियन्स नव्हतं आणि कृष्णराव चोणकरांनी आपलं एक पद दोन मिनिटात आटपलं आत आल्यानंतर बालगंधर म्हणाले कृष्णराव इतक्या लवकर पद आटपलं काय करायचं नाना म्हणले आज ऑडियन्सच नाही पण जे दहा लोक आले होते त्यातल्या एखाद्याला जर ऐकायची इच्छा असली तर ह्याला मी म्हणतो जे संपूर्ण समर्पण आहे ना ते हे आहे आत आलेलं असं नसो अहो त्याने उगीच ढोंगानी अन्न जाते माय हो असं म्हटलं नाही त्यांना खरोखरच वाटत होतं पण त्यांना हेही माहिती होतं त्याच्याबरोबर की ते ज्या भक्ति भक्तिभावाने अन्न जाते मायबाप म्हणतात त्याच भक्तिभावाने त्यांचा श्रोता सुद्धा आनंद जाते मायबाप म्हणत होता त्यांना एवढा आनंद कोणी दिला आज तुम्ही कल्पना करा की शंभर वर्षानंतर शतसंवाद सर आणखी असल्या बऱ्याचशा लोकांची करायची असती तर, तर हाकेदारून मंडळी आणावी लागतात इथे काही नाही आपण स्वयंस्फूर्तीने बर कोण ह्याच्या हातात काही सत्ता आहे काही नाही याच्या अर्थात सत्ता कसली प्रेमाची सत्ता बाकी दुसरी कसलीही सत्ता नाही याने संस्कार कुठे केले कुठली जमीन बळकावावी असं केलं नाही मनोभूमी बळकावली मनोभूमी बळकावायला मात्र शस्त्र चालत नाही तिथे प्रेमाशिवाय ती बळकावता येत नाही तिथे प्रेम उदंड या माणसाने आपल्याला दिलं म्हणून कृतज्ञतेच्या भावनेने आपण इथे जमतो जर एखाद्याने विचारलं नारायणाने तुम्हाला काय दिलं तर काय दिलं काही नाही दिलं आनंद दिला दुसरं काय सांगणार दुसरं काय सांगणार बरं त्याचा आता हे उत्सव करतात आमचे फायदावाले मित्र आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीत फायदा काय याचा बालगंधुर्व थिएटर आम्ही पुण्याला बांधत होतो त्यावेळेला कुठली पेठ वगैरे हो आपल्याला सांगाल नको पोस्टल ऍड्रेस लक्षात येईल काय पिएल तुम्ही चालवलं म्हटलं मी काय चालवलंय आता हे बालगांधोर थिएटर उभं करताय म्हटलं थिएटर वगैरे काय चुकलं का काय फायदा म्हणाले काय फायदा होती ते नाटकं होतील काय फायदा गाणी होतील काय फायदा म्हटलं गाणी होतील हाच फायदा तसंच गाणी होतील काय फायदा काय फायदा काय अवं म्हटलं सारसबागेच्या पुढे बाग केलेली आहे खूप फुलं येतात काय फायदा इथे म्हटलं बालगंधर डेटेच्या बाहेर झाशीच्या लक्ष्मीबाईचा लख्ष, अश्वारूढ पुतळा आहे टांग्याला सुद्धा जोडता येत नाही तो घोडा म्हटलं इतका तो लोखंडी घोडा उभा केला काय फायदा आणि म्हटलं माफ करा आपलं वय काय पंच्याहत्तराव चालू असेल चालू आहे म्हणले काय फायदा <laughs> <laughs> हा प्रश्न जे विचारतात ना त्यांना आपल्याकडे उत्तर नाही बालगंधर्वानी हे सगळं आपल्याला उदंड दिलं पण एकच मी सांगतो की बालगंधर्वांची गायकी गायची तर तुम्हाला सांगतो बालगंधर्वाची वृत्ती अगोदर काय आहे त्या गाण्यातली याचा अभ्यास झाला पाहिजे मी कोणावर इम्प्रेस करण्यासाठी गातो असं म्हटलं तर इम्प्रेस होणारच नाही मी आत रमून मला प्रत्येक जागा दिसायला लागलेल्या संगीतामध्ये सुद्धा आमच्या छान शब्दावर नजर असा शब्द आहे सुराची सुद्धा नजर असावी लागते सुरसात डोळापुढे दिसावा लागतो अब्दुल करीम खान साहेब म्हणायचे हा सुंदर त्यांनी सांगितलं होतं एक गवळी गात होता मारे तानाविना जोर जोरात चालले तरुण होता गळा तरबेज होता खासाहेब म्हणाले जरा थांब म्हणाले तू गातोयस पुर्या आधी पुर्याची मूर्ती तयार कर मग त्याला काय अलंकार घालायचे असतील ते घाल म्हणाले अगोदर फुलंच उधळत चालसात मूर्तीच नाही करायचं काय बालगंधर्व त्या गीताची जी भावना असेल ती पहिल्या दोन वेळी आणि खाडीलकरांचं कौतुक आहे की त्यांच्या पहिल्या दोन वेळी गाण्याचं तोंड हे अतिशय सुंदर पुढे क्लिष्ट असे त्या रणगगन सदनाचा महामारा चपला याचा अर्थ अजूनही मंडळी लावते तो जाऊ दे परंतु पण त्या रणगगन सदनाचं दुसरं सांगतो तुम्हाला म्युझिकली मायामताने ते फार महत्वाचं आहे कारण तो दंडनाट करून जातो तो नुसत्या शब्दाने नव्या अक्षराने दंडनाट व्यक्त केलाय त्यांनी रणगगन सदनाचा महामारा झालं की काहीतरी भडकलंय बरं का एवढं कळलं अर्थ कशाला कळावे शिविता काय अर्थ कळावा लागतो तो संताप कळल्याचे कारण त्याप्रमाणे तो संताप करून जातात पण तोच लगेच नयनय लाजवित सारखं गाणं यदुमनी सदनासारखं गाणं किंवा ही जी सगळी गाणी होती याची तोंड इतकी सुंदर होती ते म्हटलं रे म्हटलं मतला की लोकांना हे नाटक म्हणजे आणखी आपल्याला काहीतरी सांगतंय असं वाटत पुष्कळ आणि असाही त्याच्यावरती आरोप केलेला आहे की नाटक तिथे थांबायचं आणि गवई गात बसायचं आणि म्हणाले वास्तवात कोण कधी गातो का आता हा वास्तव शब्द हा भयंकर शब्द हा कुठे वापरावा हे पुष्कळ लोकांना कळत नाही नाटक हेच मुळी वास्तवता अंत अंतरंगातली वास्तवता घेऊन येत असतं बहिरंगाची नव्हे बहिरंगाची वास्तवता घेईलच कसं स्टेजमध्ये कसं लोकांना तिकीटं काढून आत येऊन बसावं लागतं पर्दावर जातो लाईट्स असतात प्रॉम्टर असतो चुकतो भाषण म्हटल्यानंतर प्रॉमटर पुन्हा सांगतो मेकअप असतो मिशा सुद्धा खोट्या शिवाजी महाराजांचे जिथे असतात तिथे आपली काय स्थिती <laughs> नाटक खोटंच असतं ते परंतु ते खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे हे सांगत असतं तसं त्याच्यामध्ये गाणं हे कृत्रिम वित्रिम काही नाही आहे हा त्याचा भागच आहे अहो म्हणाले प्रोजमध्ये सांगायचं असं करतात म्हटलं हे बघा लंगडीचा खेळ खेळताना चांगले दोन पाया एका पायावर कशाला धावतो असा प्रश्न विचारला जाऊ खेळतच आहे की एका पायावर धावायचंच असतं त्याच्यामध्ये तसं गायचं असतं त्या संदर्भाला धरून गायचं असतं त्या वेळेला नाटक मागे थांबतं नट एक पाऊल पुढे येतो गातो आणि गाणं संपलं छान झालं वातावरण वाढलं चांगलं झालं परत मागे जातो परत प्रवास सुरू होतो एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा म्हणजे डेक्कन क्विन सगळं एकच स्टेशन घेतलीन पुढे चालली असा नाहीये हा एका सुंदर उद्यानाचा प्रवास आहे नाट्यक्षेत्र नाटकाचा त्या त्यातली सुंदर सुंदर जागा दाखवत दाखवत दाखवत दाखवत नाटककारांनी नटानी प्रेक्षकाला भरतवाक्यापर्यंत न्यायचं असतं नाही नाटकांचं काय होतं सगळं रामायण सुद्धा चार याच्यामध्ये आदो राम होत पोवनादिगमनामध्ये चार ओळीमध्ये तोच लोक सांगता येतोच की एक राम होता त्याचं लग्न झालं ते काही बळ बिनतलं रावणाने बायको पळवली त्यांनी सोडून आणली रावणाला मारलं संपलं रामायण त्याच्यासाठी आपण छप्पन अलीकडे टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम बघतोय तरी राम म्हणत नाहीत <laughs> तर असला हा प्रकार आहे तो कळायला पाहिजे ते गाणं त्याच्यामध्ये ते गाणं त्यातला अंतर्भूत असलेला भागच आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो की भारतीय संस्कृतीचं जर सगळ्यात कुठलं वैशिष्ट्य असेल तर आम्ही संगीताला सगळ्यात मोठं स्थान दिलं आहे अहो जिथे आमचा तत्त्वज्ञान प्रवर्तक अशा प्रकारचा भाग आहे महाभारतातला त्या तत्वज्ञानाच्या चर्चेला आम्ही गीता म्हणतो गाणारी गाळली गेलेली म्हणतो उपनीश्यदा उपनीश्यदा गी, गीत आहे ते गीत आहे ती ते गद्य नाहीये उपनिषदा सारखं त्यांनी दुग्ध हे काढलं आणि गीत दिलं तुम्हाला ना एक तरी आहे मला सांगा की गाण्याशिवाय आपला व्यवहार कुठला होतो लग्न लागला आणि मंगलाष्टकार काहीतरी अलीकडली चाल लावली रिमश्याम वगैरे तर लग्न मोडलं असं वाटेल लागलं असं वाटेल इतकं रुजलेलं आहे ते गाणं आपल्या याच्यामध्ये हे गाणं आम्ही रंगभूमीवर आणलं कारण आमचं जे जीवन आहे त्याचा सगळा खेळ आम्ही लोकांना तिथे दाखवत होतो ना आणि त्याला आम्ही यज्ञ म्हटलेले आहेत चाक कृतू म्हटलेले तो क्रतू आहे यज्ञ आहे साधा नाही चांगला मोठा यज्ञ आहे की ज्याच्यामध्ये आनंद आहे सगळा त्याच्यामध्ये हे सगळेजण कलावंत येतात आपापला आविर्भाग घालतात आपापल्या द्यायचं ते देतात गाणारा गाणं देतो अभिनय करता अभिनय ने देतो नेपथ्य करता देतो आणि मग त्याच्यातून ती यज्ञदेवता जी उभी राहते ते नाटकाचं यश त्याच्यातून उभं राहिलेलं असतं इथे बालगंधर्वांच्या बाबतीमध्ये रंगभूमीवरती त्यांचा प्रवेश हेच वरमभ्रूही म्हणत यज्ञदेवता प्रसन्न झाली की काय असं वाटवं अशा प्रकारचं होतं काय वाट बघत बसल्यानंतर खाडीकर वगैरे असे पक्के होते की ती एंट्री बरोबर लोकांना उत्सुकता वाढवत वाढवत मानापमान म्हणजे आतूनच ती सांगते मी साफ सांगते मी मुळीचे नाणे धस हो इथे नवळण्यात बसलेल्या लोकांचं आला नाही तर काय घ्या बालगंध असं <laughs> वाढवत वाढवत वाढवत वाढवत वाड़ वाड़ कायच कन ते आले का असं वाटायचं की यज्ञ देवताच इथे आली काय त्या सौंदर्याला सीमा नाही आणि एक पुरुष स्त्रीत्वातलं जे जे काही महत्वाचं आहे जे जे काही सुंदर म्हणून आहे जे जे काही मधुरा आहे ते सगळं आपल्या अभिनयाने दाखवतो आणि एक नाही दोन नाही जवळजवळ पाच पाच पिढ्या वार्धक्यामध्ये सुद्धा त्यांचा तो अभिनय बघतात मला एक जण आमचा मित्र म्हणाला अरे म्हातारपणात गंधर्व तू काय बघतोस अरे म्हटलं ते बघण्याच्या दृष्टीवरती आहे मी ज्या रायगडावरती जातो त्यावेळेला मला ते शिवाजीचं सिंहासन भगणं नाही दिसत मला तिथे महाराज बसलेले दिसतात ते तुटलेलं दिसत नाहीयेत कारण अगोदरच्या माझ्या मनाच्या डोळ्याने मी ते भरलेलं सिंहचन पाहिलेलं आहे तिथे लोकांनी हुजरे तिथे उभे आहेत भालदार चोपदार उडतात हे सगळं पाहिलं हे पाहिजे ज्याला शक्ती आहे त्याला बालगंधर्व म्हातारे दिसले नाही बालगंधर्व हे त्याला खिडकीसारखे दिसले ज्याच्या पलीकडून ते सगळं नाटक दिसत होत नाही तर तुम्ही भग्नमूर्ती बघालत कशाला कैलास लेणी अमुक लेण्याला गेल्यानंतर हात तुटलेला असतो पण तुम्हाला खरोखर सांगतो त्या तुटलेल्या हाताच्या जागीचा नीट तुम्ही पाहायला लागलात की तो हात संबंध आपल्याला ला दिसायला लागतो या हाताने त्या हाताचा हात सिद्ध केलेला असत आपल्या सरकारी खात्यातले लोक काही त्या मोडलेल्या मूर्ती दुरुस्त करायला निघाले काय तुम्हाला सांगू हे शिल्पकारांनी केलंय का एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जननी केलंय असं वाटतं अशा प्रकारची अवस्था ऑथोबॅटिक सर्जन जसे तुम्ही लंगडलंच पाहिजे हा हेतू मनात बाळगून आपला ऑपरेशन करत असतात तसं माणसांनी एका पायावर उभं राहावं अशी काहीतरी त्यांची इच्छा असावी करायला असं होत त्यांच्याविरुद्ध बोलायचं मला काही कारण नाही आहे परंतु सहज सुचलं तसं तुम्हाला ते भग्न बालगंधर्वांचं जे रूप होतं त्याच्यामध्ये बालगंधर्व दिसले कसे नाही हे पाण्याची तुमची दृष्टी बालगंधर्वांना सतराव्या वर्ष लागलं पंच्याहत्तराव्या वर्ष लागलं काय बालगंधर्वांच्या दृष्टी कोणालाही लागत त्याला काय करणार ज्याला ते लागत जातात त्याला ते सहन करावं लागतं तुम्हीब्दी वगैरे साजरी करता तेव्हा मला एकच प्रश्न विचारायचा वाटतो तुम्ही मला साठा वर्षा लागवून का। काही केलेलं नाही ते निसर्गाच्या आणि झालेलं असतं त्याची आठवण कशाला करून देता पुन्हा आपल्याला तर असं वार्धक वार्धक वार्धक ते वार्धक्य ते के नव्हतं अहो म्हातारपणातलं गाणं ऐकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लो काय सांगावं मी खरोखर नव्हतो लय म्हातारी झालेली आहे का अवघाच्या संसाराची उठावण म्हातारी झालेली आहे का यदुमन ह्या यदुमनी सदानाची गोष्ट सांगतो वर्धपूर थकलेल्या वयामध्ये कोल्हापूरला संगीत समारोह कोल्हापूरचे म्हणजे मित्र आलेले ते याची खात्रीपट्टी ठिरोकाब तबल्याला होते बालगंधर्व गात होते आणि यदुमनी सदना सुरू केलं यदुमनी सदना सुरू केल्यानंतर कोणीतरी चिठ्ठी पाठवली हो की रूपक म्हटलं काहीतरी ऐकायचं त्याला ते ऐकायचं होतं म्हणजे महमद सुखाचे होतं सुरसंगत रालो ऐकायचं होतं त्या माणसाला रूपक म्हणा तर ती चिठ्ठी वाहतली बालगंधर्नी खास म्हणले काय आहे पण क्या है नाही किसी को रूपक मी कुठ सुन चाहते किसीको रूपक बनालो म्हण यदुमनी सदना सोळा मात्रच पंजाबी आता ह्या ना हे सांगतील आणि रूपक सात मात्राचा सात आणि सोळाचा मी सुद्धा गणित करू शकणार ना किती येत नसलं तर सात मात्रामध्ये यदुमनी सदना त्याने अगदी बरोबर तीन तीन दिना दिनामध्ये दिना दिना, आणलं दिना दिना दिना दिना। जगन्नाथ बसाच्या लोकांनी पाय ठरले त्यांच्या स्टेजवर जवळ की तुम्हीच करू शकता आणि इतकं करणाऱ्या माणसाला त्याचं व्याकरण विचारा त्याला माहिती नव्हतं मग तुकारामांनी काव्यशास्त्र वाचलं नव्हतं हे आपल्यावर केवढे उपकार आहेत <laughs> बालगंधनाने मात्रांचा विश्वास असा बोटावर नाही घातला अंत्यकरणाच्या ठोक्यावर घातलेला होता तिथे तो ताल बरोबर वाजता ना तिथला कसा तुम्ही ताल नेणार मला आठवत आहे मधुमधुरात वगैरा पंजाबी झालं पंजाबी झा तर पुण्याला गाणं होतं आणि मधुमधुरात वगैरे भाषेनिशेचे सुरू झालं बैठकीत तसे बाबाला आलो होते तबल्याला चांगले तबलजी आता त्यांनी निराळा तऱ्याचा अध्या धरला होता तो तसा धरतात त्या मोरथुमरीला तसा धरतात ता नाना ना, ना काही हा नाही पण तो कुठला धरा त्या ठेक्याचं नाव कुठे माहिती आहे अनंताला बोलवला अनंत ऑर्गनवर रोटवला अनंताला अनंता बाप्पा आपल्या कंपनीत जो ठेका धरतात तो धरायला सांगतात हे मी समोर ऐकतं मग त्या अनंताने त्या बाबालाचं काना सांगितलं असं असं वाटतं त्याने तो धरल्यावर परत गाणं सुरू आणि म्हणून त्यांनी केलेले जे संगीत शास्त्रज्ञ त्या जे प्रमाद आहेत ना ते प्रचंड गुण ठरले कारण ते सहज घडलेले होते आता गाताना मुली किंवा मुली काय मुलं काय बरं का, का बालगंधर्व शुद्ध निषाध लावत होते म्हणून भिंपल असामध्ये शुद्ध निषाध आता लावतोय बरं का लावतोय बरं का असं सांगत सांगत लावतात आणि त्या शुद्ध निषाध आता परिणामच जातो बालगंधर्वांचा कधी लागून गेला कळत नसे आणि अलाद्या खासावांची दात कधी निघून गेली कळत नसे असा प्रकार झाला पाहिजे ना किती सहज दुसऱ्या कोणी जर तो शुद्ध निषाध लावला असता तर त्या काळातल्या तुम्हाला सांगतो संगीताच्या रखवालदारांनी त्याची जीप कापली असती नारदा पालघराने तर सहज लावला कारण आपण निषाध लावतो माहिती नाही भीमकलासातले वादीश्वर कुठले संवादीश्वर कुठले अमुक कुठले हे काही नाही त्यांना माहिती होतं काय जसं तुकारामाला ज्ञानदेवाला नामदेवाला शिल्पशास्त्र काही कळत नव्हतं पण त्यांना विठ्ठल कळत होतं नंतर हाच विठ्ठल असं म्हणायचे ना तसं हाच भिंपलास हाच बागेश्री हाच मांड आणि गायले तरी काय फार मोठे राग गायलेच नाही तो छोटे छोटे छोट साधे साधे राग गायले ह्याचं कारण आहे की अमका मुश्किल राग गाऊन मी आता इथे करामत करून दाखवत असं म्हणायचंच नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये गायला बसल्यानंतर नुसतं गात राहिली अशी मी दोन माणसं पाहिली एक बेगम अख्तर आणि एक बालगंधर बेगम अख्तर गायला लागल्यानंतर सुद्धा अशात हे काही इम्प्रेशन करावं अमुक तो काही नाही गात गात गेल्या आणि ते गाणं होत गेलं आपोआप ते पणा वर्षा जो त्याच्यातला सहजता ज्याला म्ह बरोबर जन्माला येणं हे त्यावेळेला गाणं जन्माला येतं असं वाटायचं आणि असं वर्षानुवर्ष करताना कधीही त्यांनी जो कुचराई केली नाही प्रत्येक गोष्ट करताना ती त्याच दर्जाची झाली पाहिजे याच्याबद्दलचा आग्रह त्यांनी शेवटपर्यंत धरला तुम्ही कंपनी ठेवलेली माणसंच बघा साथीला काय इतकंच म्हणावे असे लोक होते की बालगंधुर्वांची साथ केली ही आपल्या आयुष्याची धन्यता झाली असं वाटावं अशी माणसं होती थिरका साहेब काय कमी नव्हते आणि तपस्वी मनुष्य होता वयाच्या ऐंशी वर्षी त्यांनी आबासाहेब मुजुमदारांच्याकडे तबला वाजवला तबला वाजवल्यानंतर रात्री चांदला होता म्हणून चलो तेलते तेलते मी या टेल ते टेल ते जायगे म्हणून आम्ही हिंडतिंडत निघालो मी हात धरला त्यांच्या हातामध्ये आणि म्हटलं खास साहेब क्या खूप मजाया आपटे अभि अभि त्रिताल एका अंदाजा आरा ऐंशी वर्ष झालो आत्ता कुठे त्रितालाचा अंदाज येतो म्हणून तुम्हाला माहिती का ज्ञान त्याला चाललेलं आहे की का काही सापडलं नाही आपल्या हातात याची जाण ज्याला झाली तो ज्ञानी झाला बालगेंध्राला त्याची जाण झालेली होती त्यामुळे गाताना मी ह्या परंपरेने गातून असा और लहान मुलासारखं गाणं ऐकायचे बालगेंद्र स्वतः गायचे तर सोडूनच द्या पण लहान मुलं जरी गात असलं माझी पेटी त्यांनी नाही तर कशाला ऐकलीच ती मला सत्यवधे वचनाम्ही त्यांना वाजून दाखवायचो अक्कलच नव्हतं तर इतक्या प्रेमाने इतक्या याने ते गाणं ऐकायचे तितक्या प्रेमाने गायचे तितक्या प्रेमाने लोकांच्याविषयी कृतज्ञता भाव मनात बाळगून गायचे की मायबाप आलेले आहेत त्यांना ऐकवलं पाहिजे म्हणून याने सांगितलं त्यांना उचलून आणलं तशा अवस्थेमध्ये सुद्धा ते आले म्हणजे आपलं दैन्य दाखवायला आले नाही माझं गाणं अजून संपलं नाही मी त्यांना अत्यंत विकलांग अवस्थेत भेटलो असताना मला इतकं दुःख होतं मी तुम्हाला काय सांगू ते डोळ्यापुढे नवीन नाटक कंपनी कशी उभे राहायची नाटक मंडळीचं बिराड कसं पाहिजे याची स्वप्न पाहत होतं आणि किंबहुना असली वेळी स्वप्न जे लोक पाहतात ना ते तशा आजाराला प्राप्त होतात हिशोबाने वागणारी माणसं ही कधी अशा आदराला प्राप्त होणार नाहीत त्यांचा हिशोब बरोबर जमतो परंतु आदराचं खातं जे आहे ते रिकामच राहतं त्यामुळे ह्या माणसांनी वेडेपणा पुष्कळ केला आयुष्यामध्ये पण तो कशासाठी केला आहे जिथे निष्ठेने आपलं सगळं वाहिलेलं होतं त्या रंगदेवतेसाठी केलं हजार हजार रुपयाचे शालू घेतले वगैरे लोक सांगतात हजार रुपयाचे शालू आपल्याकडे हजार रुपयाचा शालू आहे हे दाखवण्यासाठी नाही घेतले ते नारायण शिल्पाद राजवंसासाठी नव्हतेच तो शालू रुक्मिणीचा होता आणि रुक्मिणी जर भीष्मकाची मुलगी आहे तर मी आता इकडल्या गावातल्या मिलचं नाव घेत नाही पण कुठल्या मिलची भागा साड्या तिला द्यायच्या <laughs> रुक्मिणीची साडी वाटली पाहिजे यासाठी माझ हजार रुपये असोच नसोत मी तसली दाखवी का तरी रुक्मिणी आहे पुढे जमणाऱ्या अन्नदाते आहेत त्यांना वाटलं पाहिजे यासाठी त्यांनी सगळं केलं कशासाठी केलं सगळा अट्टहास शेवटला क्षणापर्यंत मला वाटतं ते, वाट ते बेशुद्धावर शंभर दिवस होते त्यावेळेला जर त्याने कोणी प्राणात त्यांचा कान लावला असता आणि जर असा दिव्य कान कोणाला लाभला असता तर त्याच्यातून रंगभूमीसाठी काहीतरी करायचं एवढंच ते मला ऐकवायला असतं दुसरं कशाहीसाठी केले कारण गाताना सुद्धा त्या अशा तन्मयतेने गायचे मला तर असं वाटायचं की असा स्वर लागला की वाटायचं एखाद्या जर सुई टोचली होते तर त्या रक्तातून सुद्धा ऐकू येईल काय तर तो जो अभंग चाललेला आहे तोच ऐकू येईल असं मला असतं गाणारा असा गवही मी पाहायला एकदा ते गात असताना अवघाचे संसार गात होते मेन भीमसेन शेजारी बसतो भीमसेन चटकर म्हणाला की भाई म्हणाला असे तन्मयता आणि असा शर्जे लागलेला पाहिला की असं वाटतं की आपल्या तंबुऱ्याचे भोपळे जे आहेत त्याची भाजी कराय हे भीमसेन सरकारला वाटलं इतक्या मोठ्या माणसं हे खरंच वाटायचं आणि बालगंधर्वांची खुशी तारीफ करून आम्हाला काही मिळवायचं नव्हतं ते कुठल्याही सत्तेवरती नव्हते मंत्री नव्हते उपमंत्री नव्हते कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बँकचे सुद्धा अध्यक्ष नव्हते की काही कर्ज मिळेल काय काळी नव्हते आम्हाला त्यांच्या पावत्या देताच आलेल्या नाहीत आज मी मगाजपासून बोलतोय हे काय खरं बोलतोय तुमच्या मायाशी ये हृदयचे ते हृदयी घातले हच रीतीने मी तुमच्याशी बोलतोय कारण तुम्ही सगळ्या त्याच प्रेमाने इथे एकत्र आलात की ज्या प्रेमाने मी आज इथे एकत्र आलेलं अशा प्रेमाने जमलेल्या मंडळी बोलताना भान राहत नाही म्हणतो ही माझी मारती घनश्याम आता मात्र मी बोलणार असं जे म्हणतो ज्या प्रेमाने त्या प्रेमाने मी इतका वेळ बोललो तुम्ही इतका वेळ बसून ऐकून घेतलं हा विषय संपणारच नाहीये याच्या कारण त्याचा कंटाळाच येणार नाही चांदण्याचा कधी कंटाळा येणार नाही गंगेच्या ओघाचा कंटाळा येणार नाही गुलाबाच्या फुलाचा कंटाळा येणार नाही जाईचा सुगंधाचा कंटाळा येणार नाही सुंदर सुभग दर्शन जर कोणाचं झालं त्याचा कंटाळा येणार नाही हे सगळं जिथे साठलेलं आहे अशा बालगंधराव विषयी बोलताना कसा कंटाळा येईल मला नेहमी यांचा तो श्लोक आठवतो वल्लभाचार्यांच्या स्तोत्रामध्ये त्यांनी म्हटलंय रूपम मधुरम गीत मधुम वचनम मधुरम वसनम मधुरम नयनम मधुरम हसीत मधुरम चलित मधुरम वलित मधुरम मधुराधिपतेखिम मधुरम जे पाहावं ते मधुर आहे चंदनाचे हात पायही चंदन असं म्हटलेल्यानं तसं बालगंधर्वांचं सुरेलीपण बालगंधर्वांचं सर्व नुसतं हात असा पुढे केला की के तुम्हाला काय सांगू असं वाटतं की हाताकडेच बघत राहावं असं सगळं मांडवकर शेवटी अगदी हताशपणाने म्हणाले असा बालगंधर्व हातानं होणे ह्यातली ओळ खरी आहे असं म्हणण्याचं भाग्य ज्या कलावंताला लाभलं त्याचा शंभरावा आपण जन्मोत्सव साजरा केला आपल्याला विशेष वाटतं करणे आपले आहेत महाराष्ट्रातले आहेत आपल्या आपल्या भाषेतली नाटकं करणारे आपल्या आहेत आपल्याला आनंद दिला आपल्या वडिलांना आनंद दिला आपल्या आजोबांना आनंद दिला आपल्या नातवंडांना आनंद देतील आता त्यांची गाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अशा वेळेला मला इथे येऊन त्यांचं संकीर्तन करायचा हा जो प्रसंग लावला त्याबद्दल आमचा मित्र वसंत आकाशे तो माझ्याबद्दल पुष्कळ प्रेमाने बोला त्यातला प्रेमाचा भाग थोडा लक्षात घ्या अतिशय विसरून जा असं मी आपल्याला सांगतो कारण ह्या प्रेमाने बोलला हा सगळा उत्सव हा त्या प्रेमाचाच उत्सव आहे एका कलावंताच्या ह्याच्यासाठी आपण जमलेलो हो, आहोत आणि त्यांनी जी मगाशी एक सूचना केली होती की तीन दिवसाचा मोठा उत्सव साजरा करा मी तीन दिवसाचा उत्सव साजरा करा वगैरे असं म्हणणार नाही तुमच्या पुढल्या आयुष्यामध्ये बालगंधर्वांचा उत्सव साजरा होतोय अशा वातावरणातच पुढलं आपलं आयुष्य जाऊ दे अशा हो, हो हो प्रकारची शुभेच्छा देऊन मी माझं भाषण सांगतो